पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे समेटाचा वृत्तांत 1. मी आतापर्यंत पुढील विधाने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे 1. शूद्रांचे हिंदी आर्य समाजात मूळचेस्तान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते त्या दुसऱ्या वर्णातून त्यांना काढून त्यांची गणना चौथ्या वर्णात जी केली ती ब्राह्मणांनी दोन शुद्रांना अधोगतीस पोचण्यासाठी ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे उपनयनाचा अधिकार शूद्रांना न देणे तीन शूद्र राजांनी पूर्वी ब्राह्मणांवर बरेच अत्याचार केले होते व त्यांची विटंबनाही केली होती याबद्दल सूड उगविण्याच्या ईर्ष्येने ब्राह्मणांनी शूद्रांना दुसऱ्या वर्णातून काढून चौथ्या वर्णात ढकलून दिले त्यांना अधोगतीस मिळविले ही सर्व विधाने आरशाप्रमाणे स्वच्छ आहेत तथापि त्यांच्याविरुद्ध काही प्रश्न उपस्थित करणारा जर कोणी असू शकेल तर त्याचे प्रश्न खालीलप्रमाणे असतील अ काही थोड्या शूद्र राजांबरोबर ब्राह्मणाचे झगडे झाले असतील पण त्यावरून ब्राह्मण सर्व शुद्र जातींचे शत्रू कसे झाले असतील ब शूद्र राजांनी ब्राह्मणांना इतके सतावले होते काय की ज्यामुळे ब्राह्मणांमध्ये शूद्रांच्या विरुद्ध तिरस्काराची भावना आणि सुडाची इच्छा उत्पन्न झाली क ब्राह्मण आणि शूद्र यांच्यात समेट झाला नव्हता काय समेट झाला होता तर शूद्रांना अधोगतीच पोचविण्याचे ब्राह्मणांना काही प्रयोजन नव्हते ड शुद्रांनी आपली अधोगती कशी होऊ दिली हे प्रश्न महत्वाचे व मुद्देसुद्धा आहेत त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे हे मी कबूल करतो या प्रश्नांना उत्तर देणे हे योग्य आहे ब्राह्मणाचे काही थोड्या शुद्र राजांच्या भांडण झाले होते एवढ्याशा कारणाने ब्राह्मणांनी सर्व शुद्र जातीला अधोगतीच नेण्याचा चंग बांधला तो का हा प्रश्न योग्य व महत्वाचा आहे तथापि तर दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की नवव्या प्रकरणात वर्णन केलेले ब्राह्मण आणि शूद्र राजे यामधील झगडे हे वैयक्तिक स्वार्थाचे दिसतात तसे नव्हते ते सामाजिक म्हणजे सार्वजनिक स्वार्थाचे होते या झगड्यांमध्ये ज्या कथा दिल्या आहेत त्या सर्व ब्राह्मणांना उद्देशून आहेत त्यात फक्त एकच कथा वसिष्ठला उद्देशून आहेत राजांच्या तर्फे पाहिले तर असे दिसते की या कथेतील राजे व्यक्तिशहा ब्राह्मणांच्या झगडत आहेत परंतु हे राजे सुदासच वंशाशी संबंध असलेल्या वंशाचे होते ही गोष्ट विचारता कामा नाही सुदासंबंधी सांगावायचे तर ते असे की तो ज्या झगड्यात अडकला होता तो झगडा ब्राह्मण आणि क्षत्रियांपैकी शुद्र जमात यांच्यामधला होता यासंबंधी तीळमात्र संशय नाही इतर दुसऱ्या झगड्यात सापडलेले जे राजे होते ते सुद्धा या शुद्र जमातीचे होते असं म्हणावयास आपणापुढे प्रत्यक्ष पुरावा नाही पण आपणापुढे दुसरा पुरावा आहे व त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सुदात ज्या वंशात जन्मला होता त्या वंशांशी धागेदोरे असलेल्या वंशामध्ये ते राजे जन्मले होते या बाबतीतील खालील वंश वृक्षपहा हा महाभारताच्या आदी पर्वावरून तयार केला मरीची कश्यप बरोबर दाक्षा यांनी दक्ष प्रजापतीची एक आदित्य विवस्वत मनू दहापुत्र यम वेण ऋष्णुनौशीत नभन कुरुष शार्यती इला प्रिशद्र नवगला जे क्षत्रिय राजे ब्राह्मणांबरोबर झगडे खेळले ते सर्व राजे आप्त आ आणि नातेवाईकपणाच्या धाग्याने एकत्र बांधलेले होते ही गोष्ट प्रसुतच्या मुद्द्यावर चांगला प्रकाश पाडते प्रमुख हा इलाचा मुलगा आणि मनू वैवस्त्रत नातू आहे नीती हा इक्ष्वाकूच्या अनेक मुलांपैकी एक मुलगा आहे इक्ष्वाकू हा मनुविवस्वत याचा मुलगा आहे त्रिशंकु हा इक्ष्वाकूचा अठ्ठावीसावा वंशज सुदास हाई इक्ष्वाउ कचा वंशज आहे वेण हा मनुवैव स्वतःचा मुलगा आहे सुदासाचा बाब दिवोदास हा पुरुचा राजा होता आणि पुरुलोक इक्ष्वाकूवंशाचे होते असे वर्णन ऋग्वेदात आह आपला पूर्वज इक्ष्वाकू आहे असे काही राजे म्हणत असत ते सर्व राजे मनू व इक्ष्वाकू वंशज असल्यामुळे ते सर्व सुदासाचे नातेवाईक ठरतात असे म्हणावयास काही हरकत नाही सुदास शुद्र होता ही गोष्ट जर मान्य केली तर हे सर्व राजे शूद्र जमातीचे होते हे ओघाणे सिद्ध होते या याबाबतीत जरी प्रत्यक्ष पुरवा उपलब्ध नाही तरी हे झगडे काही क्षुद्र राजे व ब्राह्मण लोक यांच्यात झालेले नसून ते व सर्व ब्राह्मण जमात यांच्यामध्ये झालेले होते अशी कल्पना केली तर अनैसर्गिक वाटणार नाही हिंदी आर्य समाज वन्यावस्थेत होता आणि एका जमातीच्या एका व्यक्तीने जे कृत्य केले असेल ते कृत्य सर्व जमातीने केले अशी त्यावेळी भावना रूढ झाली होती अशा पुरातन काळात हे झगडे ब्राह्मण जमात व क्षुद्र राजे यांच्यामध्ये झाले होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एका राजाने केलेला झगडा त्या त्या लोकांच्या जातीला बंधनकारक समजला जात होता हे उघड आहे जुन्या काळच्या सर्व समाजाची अशी अवस्था होती की टोळी किंवा जमात यांना घटक आहे जुन्या काळच्या सर्व समाजाची अशी अवस्था होती की टोळी किंवा जमात यांना घटक समजले जात असे एका व्यक्तीला घटक समजले जात नसेचा परिणाम असा झाला की एका व्यक्तीचा अपराध टोळीचा किंवा जमातीचा अपराध मांडला जात असे त्याचप्रमाणे टोळीचा किंवा जमातीचा जो अपराध असेल तो त्या टोळीच्या किंवा जमातीच्या प्रत्येक व्यक्तीचा अपराध मानला जात असे ही गोष्ट लक्षात ठेवली तर असे म्हणाव्यास काही हरकत नाही की फक्त आपणाशी विरोध करणाऱ्या राजांचा ब्राह्मणाने द्वेष केला नाही तर सर्व शुद्र जमातीचा द्वेष त्यांनी केला म्हणूनच शूद्रांचे उपनयन करू नये असा निर्बंध ब्राह्मणांनी घातला दोन शुद्र राजांनी ब्राह्मणांना फार सतावले होते काय या मुद्द्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही काही गोष्टी राजांच्या हातून झाल्या असतील काही ब्राह्मणांच्या हातून झाल्या असतील याबाबतीत दोन पक्षात क्रोधाग्णीचा स्फोट घटवून आणण्याइतके स्फोटक साहित्य दोन्ही पक्षांच्या हातात होते ब्राह्मण पक्षाच्या हातात कोणते स्फोटक साहित्य होत समाजातील आपला दर्जा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि समाजात आणण्यासाठी खास हक्क अधिकार व सवलतीही राखून ठ असे ब्राह्मणांच म्हणण होते श्रेष्ठ दर्जा खास हक्क अधिकार व सवलती यांच्यासंबंधी जेव्हा जेव्हा ब्राह्मण तंटे उपस्थित करीत असतात तेव्हा तेव्हा त्यांचे वर्तन इतरांना अत्यंत त्रासदायक आणि असह्य होऊ लागले ब्राह्मणांचा श्रेष्ठ दर्जा खास हक्क अधिकार आणि सवलती दर्शविणारी यादी खाली दिली आह यादीतील रूप माहिती काणे यांचे धर्मशास्त्र भाग दोन एक पान एकशे अडोतीस या पुस्तकात दिलेल्या जंत्रीवरून तयार केल आहा एक ब्राह्मण माणूस ब्राह्मण जातीत जन्मला केवळ एवढ्याच कारणासाठी सर्वांनी त्या ब्राह्मणाला सर्व वर्गाचा गुरु मांडले पाहिजे दोन सर्व वर्गाची कर्तव्यकर्म कोणती त्या वर्गाने योग्य कसे रहावे व वागावे आणि त्यांच्या उपजीविकेची साध्य कोणती असावीत हे सर्व ठरविण्याचा खास हक्क ब्राह्मणांचा आहे ब्राह्मण जसे उपदेश करतील त्याप्रमाणे वागणे हे सर्व वर्गाचे कर्तव्यकर्म आहे ब्राह्मण जशी सल्लामसलत देतील त्याप्रमाणे राज्य गाडा राजाने चालविला पाहिजे तीन राजाने वर्चस्व ब्राह्मणांवर चालू शकत नाही ब्राह्मण लोक वगळून बाकीच्या सर्व लोकांवर राजाचे वर्चस्व चालू शकते 4. अ फटके मारण्याची शिक्षा ब हातापायात बेड्या घालणे क दंड करणे ड हद्दपार करणे इ. निंदा करणे आणि फ त्याग करणे या शिक्षा ब्राह्मणांना माफ आहेत पाच जो ब्राह्मण क्षत्रिय वेदामध्ये पारंगत आहे त्याला कर माफ आहेत सहा ब्राह्मणाला भूमीत जो पैसा सापडेल त्या सर्व पैशावर त्याचा मालकी हक्क ठरतो असला पैसा राजाला सापडला तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा ब्राह्मणाला द्यावा सात मालमत्ता राजाकडे देऊ नये ती मालमत्ता क्षत्रियामध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये वाटावी आठ रस्त्याने जात असताना त्याला क्षत्रिय किंवा ब्राह्मण भेटला तर राजाने त्यांना प्रथम वाट द्यावी नऊ सर्वांनी ब्राह्मणांना प्रथम नमस्कार करावा दहा ब्राह्मणाला मारण्याची धमकी देणे किंवा त्याला मारणे किंवा त्याच्या शहरातून रक्त बाहेर काढणे हे गुन्हे समजले पाहिजेत अकरा ब्राह्मण व्यक्ती पवित्र आहे ब्राह्मणाने जरी खून केला असला तरी त्याला फाशीची शिक्षा देऊ नये बारा काही गुन्ह्याच्या बाबतीत त्या गुन्ह्यासाठी इतर वर्गातील गुन्हेगारांना जी शिक्षा देतात त्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा ब्राह्मणांना दिली पाहिजे तेरा ज्या खटल्यात ब्राह्मण पक्षकार नाही त्या खटल्यात राजाने ब्राह्मण साक्षीदार म्हणून बोलावू हो नये चौदा एखाद्या स्त्रीला पूर्वीचे काही ब्राह्मणे नवरे असले तरी अशा स्त्रीबरोबर जर ब्राह्मणाने लग्न केले तर फक्त तो ब्राह्मण त्या स्त्रीचा नवरा ठरतो तिचा पूर्वीचा क्षत्रिय वैश्य किंवा शुद्र नवरा हा ब्राह्मणाने तिच्याशी व्हाळा केल्यानंतर नवरा ठरू शकत नाही हा क्रमांक काणे यांनी उल्लेखिला नाही परंतु तो अथर्व वेध पाच सतरा आठ नऊ यामध्ये सापडतो वर सांगितले ब्राह्मणाचे खास हक्क व सवलती यांचे विवेचन केल्यानंतर श्री काणे यांनी आपले विचार खालीलप्रमाणे प्रदर्शित केले आहेत काणे धर्मशास्त्र भाग दोन पान एकशे त्रेपन्न चोपन्न ब्राह्मणांना आणखी जे सवलती हक्क देण्यात आले होते ते म्हणजे भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात निर्वेदपणे प्रवेश सर्पण व फुले गोळा करणे पाणी आणणे आणि यासारखी इतर कामे जर ब्राह्मणांनी केली तर ती कामे चोरीच्या सदरात मानू नये दुसऱ्यांच्या बायकांबरोबर संभाषण करण्याचा ब्राह्मणांना हक्क आहे आणि स्त्रियांशी ब्राह्मण संभाषण करीत असताना ब्राह्मणांना कोणी दुसऱ्यांनी मध्येच अडथळा उत्पन्न करू नये नावेत मोफत बसून नदीपार इतरांच्या गोदर जाणे हा ब्राह्मणांचा हक्क आहे ब्राह्मण व्यापारासाठी नावेचा उपयोग करीत असतील तर त्यांना त्या नावेसाठी तेना तेना कर माफ असावा जो ब्राह्मण प्रवासाला चालला आहे व थकला भागलेला आहे आणि त्याच्याजवळ खाण्यास काही नाही अशा ब्राह्मणाने जर ऊसाच्या मळ्यातून दोन ऊस घेतले किंवा शेतात काही कांदे किंवा भुईमुगाच्या शेंगाच्या डहाळ्या उठून घेतल्या तर त्या ब्राह्मणाच्या हातून काही अपराध होत नसतो या सवलती हक्कांच्या संख्या कालमनाने वाढत वाढत गेल्या ब्राह्मण आणि शूद्र राजे यांच्यात जेव्हा झगडे चालू होते तेव्हा कोणते सवलती हक्क रूढ झाले होते हे सांगणे कठीण आहे परंतु या सवलती हक्कांपैकी बऱ्याच त्रासदायक सवलती हक्क उदाहरणार्थ क्रमांक एक दोन तीन सात आणि चौदा हे त्यावेळी रूढ झालेले होते त्याबद्दल शंका नाही असले सवलती हक्क सचशील स्वाभिमानी असलेल्या कोणत्याही माणसाचे डोके भडकून टाकतील त्याबद्दल मात्र संशय नाही क्षत्रिय राजांच्या पक्षातर्फे बोलावायचे तर असे म्हणता येईल की ब्राह्मणाचे मरुरीचे वर्चस्व पाहून राजे लोक भडकून गेले असतील व ते ब्राह्मणांचे हे वर्चस्व सहन करण्यास राजी नसतील ते राजी होणे शक्य होते काय ब्राह्मणांच्या बरोबर ज्या क्षत्रिय राजांनी झगडे केले त्यांच्यापैकी बरेच राजे सूर्यवंशाचे होते ही गोष्ट विसरता कामा नाही फक्त पुरुरव आणि नहूश हे राजे सोमवंशाचे होते ही गोष्ट पुढील वंश रक्षावरून दिसून येईल सोम तारा बुध इला पुरुरव उर्वशी आयुष नहुष, पुरु आई इलाही मनुवयवस्पत याची मुलगी होती ही गोष्ट लक्षात धरली तर सोमवंशाचे राजे आणि ब्राह्मणांशी जगडे खेळणारे सूर्यवंशाचे क्षत्रिय राजे हे एकमेकांची आप्ता ठरतात हे सूर्यवंशाचे राजे विद्या घमेण आणि क्षात्रतेज या बाबतीत सोमवंशीय राजाच्याहून निराळे होते सूर्यवंशाचे जे क्षत्रिय होते ते तडपदार बाणेदार होते सोमवंशाचे जे क्षत्रिय होते ते स्वाभिमान शून्य व दळभद्र होते सूर्यवंशाच्या क्षत्रियांनी ब्राह्मणांपुढे लोटांगणे घातली व ब्राह्मणाचे गुलाम होऊन राहिले ते व्हावे तसेच झाले याचे कारण असे की सोमवंशाचे क्षत्रिय लोक अक्षरशत्रू होते सूर्यवंशाचे क्षत्रिय लोक विद्येच्या बाबतीत विद्वान होते एवढेच नव्हे तर ब्राह्मणांपेक्षा ते उच्च दर्जाचे विद्वान राजर्षी म्हणून समजले जात असत जे क्षत्रिय विद्वान ब्राह्मणांच्या झगड्यात पडले विशेषतः त्यांचीही सत्यकथा आहे ऋग्वेदाची अनुक्रमणिका हिच्यावरून आणि आजपर्यंत परंपरेने जी माहिती सांगण्यात आली आहे तिच्यावरुन असे मानण्यात येते की वेदातील रुचांचे करते, श्रीवंशी राजे पुढे दाखविल्याप्रमाणे आहेत सहा पंधरा वीतहव्य किंवा भारद्वाज दहा नऊ सिंधुद्वीप अंबरीशाचा मुलगा किंवा त्रिशिरस त्वरीचा मुलगा दहा पंचाहतर सिंधुक्षित प्रियमेधाचा मुलगा दहा एकशे सुदास बीजवानाचा मुलगा दहा एकशे चौतीस सुदास मुलगा दहा सीबी उसिनराचा मुलगा प्रतोदन दिवोदासाचा मुलगा व काशीचा मुलगा आणि वसुमन रोहीदासाचा मुलगा दहा एकशे अठ्ठेचाळीस प्रिथिवैद्य ऋग्वेदातील रुच्या आहेत त्याबद्दलची माहिती मत्स्य पुराणात एकेठिकाणी दिली आहे ती खालीलप्रमाणे भृगू काश्य प्रचेचस दधीच आत्मवत और्व जमदग्नी कृप शरद्वत अर्ष्टीशेन, शुधाजीत वितहव्य, सुक्चरस वयेन पृथू देवोदास ब्रम्ह ग्रीस शौनक हे रुचर असणारे भृगुवंशातील एकोणीस जण होत अंगिरस वेधस भारद्वाज बालंदन ऋतुबद्ध गर्ग सीती संस्कृती गुरुधीर मंदत्री अंबरीश युवानास्व पुरुकुत्स प्रद्युम्न श्रावणात्य अजामिध, इर्याश्च तक्षन, कवी पृषादाच विरूप कन्व मुद्गल उथत्य शारद्वत, वजस्तवस अपत्य सुवित्त, वामदेव अजीवे, भृहुदुःख दीर्घतमस कक्षीवत हे तेहतीस प्रमुख अंगिरस वंशाचे होते त्या सर्वांनी रुचार असल्या होत्या आता कश्यप वंशजाकडे वळूया गधीचा मुलगा विश्वामित्र देवराज वळू शदराम मधुचंदास ऋषभ अद्धमर्शन अष्टक लोद्रिक, मृतिकल वेदस्रवतू देवरण मृणादाश्व धनंजय कीर्तिवंत किथित सललकायन हे तेरा कौशिक मोठे भक्तिमान आणि श्रेष्ठ समजले जात होते याप्रेमाणे ज्यांना रुचांना घातले असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यापैकी एक्क्याण्णव लोक होते असे समजले जाते वैदिक रुचा रसदाऱ्यांची जीववर यादी दिली आहे ती मध्ये क्षत्रियांची नावे आहेतच पण ज्या क्षत्रियांनी ब्राह्मणांशी झगड़ कलि अशाही क्षत्रिंची नावे त्या या यादीत आह वैदिक रुचार रचणारे जे लोक होत्यांच्या क्षत्रिय लोक अग्रगण्य होते सर्व वैदिक रुचांमध्यंत प्रसिद्ध असलिली रुचा म्हणजे गायत्री मंत्र ही रुचा विश्वामित्राने रचली होती विश्वामित्रा क्षत्रिय होता अशा श्रेष्ठ दर्जाच्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या जगड्याचे आव्हान न स्वीकारण ही गोष्ट त्रिकाळ अशक्य होती क्षत्रियांनी राज्याधिकार गाजविले होत त्यांच्यात अभिमान होता शिवाय ते विद्यार्चनातही पारंगत होते अशा क्षत्रियांनी आपल्या पायावर लोटांगण घालावे म्हणून ब्राह्मणांचे आव्हान त्यांनी जेव्हा स्वीकारले असेल तेव्हा ते अगदी निर्दयवृत्तीने स्वीकारले असेल हे आव्हान स्वीकारून त्यांनी ब्राह्मणांना पुरे झोडपून काढले वेन राजाने ब्राह्मणांना आपली पूजा करावयास लावली कोणत्याही इतर देवांची पूजा ब्राह्मणांनी करावयाची नाही असा त्याने ब्राह्मणांवर निर्बंध घातला पुरुरवासाने ब्राह्मणांची मालमत्ता लुटली नहू ब्राह्मणांना आपल्या रथाला घोड्याप्रमाणे झुंपले व त्या रथात स्वत बसून त्याने तो रथ ब्राह्मणांना शहरामधून उडाव्यास लावला राजघराण्यातील सर्व विधी करण्याची वहिवाट एका ब्राह्मण कुटुंबात वंश परंपरेने चालत आली होती ती वहीवाट निमी बंद केली सुदासाने वसिष्ठाच्या मुलांना जिवंत जाळले या गोष्टी लक्षात घेतल्या ब्राह्मण जातीला सर्व शुद्रजातीवर सूड उगवण्याची का ईर्ष्या उत्पन्न झाली असावी या प्रश्नाची उत्तर मिळते खरोखर शुद्रजातीचा सूड घेण्यासाठी ब्राह्मणांचा मनक्षोभ व्हायला यापक्षा बलवत्तर कारण असण शक्य नाही ब्राह्मण आणि शूद्र यांच्यात समट झाला असावा या मुद्द्याला अनुकूल असा, असा काही पुरावा अस्तित्वात आहा याबद्दल शंका नाही या पुराव्यावर काही लोक विश्वास ठेव शक्य आह हा पुरावा कितपत विश्वसनीय आहा याबद्दल माझे विचार सांगण्याचा अगोदर त्या पुराव्याकड्रथम वाचकांच लक्ष वद्ध आह ब्राह्मण आणि शूद्र यांच्यामधे समट घडून आल त्याच्यासंबंधीच्या कथा महाभारत आणि पुराणे यांच्यामध हा पुरावा आह समेटाची पहिली कथा दोन टोळ्यासंबंधीची आहे त्या टोळ्या म्हणजे भारत आणि त्रिस्ू होत विश्वामित्र भारत टोयचा होता वसिष्ठ त्रिसू टोळीचा होता भारत टोयचे लोक वसिष्ठाचे किंवा त्रिसू टोळीच्या लोकांचे शत्रू होते ही गोष्ट खुद्द ऋग्वेदावरून सिद्ध होते ऋग्वेदातील तो मजकूर खालीलप्रमाणे आहे तीन त्रेपन्न चोवीस हे इंद्रा भारताचे हे पुत्र वसिष्ठाच्या लोकांना भेटण्यास टाळतात ते त्यांच्याजवळ जाण्यास इच्छित नाहीत या दोन प्रकारच्या लोकांमध्ये कसा समेट घडून आला याचा वृत्तांत महाभारताच्या आदी पर्वात सांगितला आहे तो खालीलप्रमाणे आणि त्यांच्या शत्रुचे थवे भारतावर तुटून पडले त्यांनी भारताला खूप मार दिला पांचाल्य राजाच्या चतुरंग सेनेने पृथ्वीला थरथर कापाव्यास लावले त्या राजाने पृथ्वीला वेगाने पादाक्रांत केले भारतावर स्वारी करून त्यांच्या सैन्याचे दहा थवे उद्ध्वस्त केले व त्यांनाही जिंकले नंतर राजा सवरण हा आपल्या पत्नींना प्रधानांना पुत्रांना आणि मित्रांना बरोबर घेऊन त्या भीतीदायक महासंकटापासून पळत सुटला आणि सिंधू नदीवरून तीरावर असलेल्या प्रदेशात दाट जंगले व डोंगर यांचा आश्रय करून राहिला त्या ठिकाणी त्या भारत लोकांना किल्ला त्यामध्ये ते फार दिवस राहिले भारत लोक तेथे ते राहून एक हजार वर्ष झाल्यानंतर वंदनीय ऋषी वसिष्ठ त्यांच्याकडे आला वसिष्ठ येत असलेला पाहून भारत लोक त्याला सामोरे गेले व त्याला आदराणे अभिवादन करून त्यांनी त्याला अर्ध्य अर्पण केले व त्यांनी त्या तेजस्वी ऋषीचा आदर सत्कार परोपरीने केला त्याला आसनावर बसूल्यावर खुद्द राजाने त्याला विनंती केली की तुम्ही आमचे पुरोहित व्हा माझे राज्य परत मिळविण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया भारत लोकांचा पुरोहित होण्याचे वसिष्ठाने कबूल केले आणि आपण ऐकलेच आहे की वसिष्ठाने त्या पुरुच्या वंशजाकडे सर्व क्षत्रिय जातीचे संपूर्ण सम्राट दिले सर्व पृथ्वीवर त्याची एकट्याची सत्ता चालावी असंही वसिष्ठाने केले ज्या सुंदर शहरात भारत लोक पूर्वी राहत होते त्या शहरात तो राजा होऊन राहिला व त्याने पूर्वीच्या सर्व राजांना पुन्हा आपले मांडलिक केले दुसरी कथा भृगुलोक आणि क्षत्रिय राजा कृतवी यांच्यामध्ये झालेला झगडा व त्यानंतर त्यांच्यात झालेला समेट यासंबंधीची आहे ही कथा महाभारताच्या आदी पर्वात आहे ती येणेप्रमाणे कृतवी या ये नावाचा एक राजा होता तो फार उदार होता वेदामध्ये प्रवीण असलेले भृगुलोक त्याचे पुरोहित होते कृत वीर्याच्या अवधाऱ्यामुळे भृगू लोकांच्या घरात गायी व संपत्ती भरपूर आली असल्यामुळे ते फार श्रीमंत झाले होते तो स्वर्गाला गेल्यानंतर त्याच्या वंशजाजवळ पैसा अडका राहिला नाही भृगू लोकांजवळ खूप संपत्ती आहे अशी त्यांना माहिती होती म्हणून ते भृगू लोकांकडे पैशाची याचना करण्यास आले काही भृगू लोकांनी आपली संपत्ती जमिनीत पुरून दडविली तर काहींनी ब्राह्मणांना दान देऊन टाकली कारण त्यांना क्षत्रियांच्या उपद्रव्याची भीती वाटत होती काहींनी मात्र क्षत्रियांना जितका पैसा त्यांच्याकडून पाहिजे होता तितका दिला एकदा असे झाले की एक क्षत्रिय एका भृगू ब्राह्मणाच्या घरातील जमीन खणीत असता त्याला जमिनीत पुरून ठेवलेला काही पैसा सापडला ही बातमी चोहोकडे पसरल्यावर क्षत्रिय लोक तेथे गोळा झाले व त्यांनी हा सापडलेला ठेवा पाहिला त्या गोष्टीचा क्षत्रियांना राग आला ते अगोदरच भृगूंना तिरस्काराने पाहत होते त्यांनी भृगूची सर्रास कत्तल केली त्यांनी गर्भवती भृगू स्त्रियांना सुद्धा ठार केले तथापि विधवा स्त्रिया हिमालय पर्वतामध्ये पळून गेल्या त्यापैकी एका बाईने आपल्या गर्भातील न जन्मलेले मूल आपल्या मांडीत लपवून ठेवले त्या मुलाच्या अस्तित्वाची बातमी एका बाईने क्षत्रियांना सांगितली तेव्हा क्षत्रिय त्या, त्या मुलाला मारण्यासाठी गेले परंतु ते मूल आईच्या मांडीतून बाहेर पडले तेव्हा त्याचे तेज इतके दिव्य होते की त्यामुळे त्याला मारावयास आलेल्या क्षत्रियांचे डोळे दिपून गेले व ते क्षत्रिय आंधळे झाले आंधळे झालेले ते क्षत्रिय गोंधळून गेले व काही दिवस पर्वतामध्ये चाचपडत फिरल्यानंतर त्यांनी त्या मुलाच्या आईची करुणा भागली की आम्हाला दृष्टी दे, पण तिने आपले बालक औरवा यांच्याकडे तुम्ही करून भाका असे त्यांना सांगितले औरोवा यांच्या अंगा सर्व वेद व सहा वद्गी शिरलेली होती आपल्या नातलगांची कत्तल केल्याबद्दल सूड उगविण्यासाठी औरोवाने त्या क्षत्र्यांना आंधळ कलि होते व त्यांना दृष्टी परत देण्याचे सामर्थ्य त्याच्यास अंगात होते त्याप्रमाणे ते आंधळे क्षत्री गेले त्यांची दृष्टी त्यांना परत मिळाली तथापि भृगूंची कत्तल केल्याबद्दल सूड उघविण्याचा विचार आरोहानं केला म्हणून त्याने निरनिराळ्या नी घोर तपश्चर्या केल्या तो तपश्चर्या के करीत होता तेव्हा त्याच्या प्रभावाबद्दल देव असूर आणि मानव लोक यांना फार भीती वाटू लागली परंतु त्याचे वाडवडील पुत्र त्याच्यासमोर उपस्थित झाले या सूडाच्या भावनेपासून त्याला परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले ते त्याला म्हणाले की आम्हाला क्ष यांना सूड घेण्याची इच्छा नाही प्राणघातक क्षत्रियांनी भक्तिवान भृगूंची जी कत्तल केली तिच्याकडे भृगूंनी कणाडोळा केला तो त्यांच्या दौरवल्यामुळे नवे, ते पित्र म्हणाले आम्हाला मातारपणाची दुःखे सहन करवेन म्हणून आमची क्षत्रियांनी कत्तल करावी अशी आम्ही इच्छा प्रदर्शित केली भृगूंच्या घरात जो पैसा पुरण्यात आला तो त्यांना भृगूंच्या विरुद्ध क्षत्रियांना चितवून देण्याची इच्छा झाली अशा लोकांच्या उत्तेजनाने कोणी माणसाने तो पैसा तिथे मुद्दाम पुरून ठेवला होता कारण सर्व इच्छा झाणाऱ्या आम्हा लोकांना पैशाशी काय करावेचे होते इतके बोलून ते म्हणाले की आम्ही जी ही गोष्ट सांगत आहोत ती एवढ्यासाठी की वदाचे पाप आमच्या माथी बसू नये शेवटी ते औराला म्हणाले की तू आपला राग आवर आणि ते पाप करण्याचे तू योजले आहेस ते करू नकोस ते म्हणाले हे पुत्रा क्षत्रियांचा सा किंवा सात जगाचा सा विध्वंस करू नकोस तुझा तप्त झालेला राग कारण तो राग झाला तर तपश्चराने प्राप्त झालेली तुझी दिव्य शक्ती निष्फळ होईल तथापि अरोवाने उत्तर दिले की आपण केलेली प्रतिज्ञा अपुरी राहू देणार नाही माझ्या अंतकरणात जो क्रोधाग्नी भडकला आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूवर सोडला नाही तर तो क्रोधाग्नी मलाच भस्म करेल असे औरुव पित्रांना म्हणाला न्याय काळ आणि कर्तव्य कर्म यांचा विचार केला तर क्षत्रियांना दया दाखवून सूड न घेता सोडून द्यावे असा जो सल्ला तुम्ही मला देता तो मला स्वीकारता येत नाही असे अरोवाने त्यांना सांगितले तथापि तू आपला क्रोध समुद्रात फेकून दे अशी पित्राने त्याला गळ घातली क्रोध समुद्रात पडला तरी तो पाण्यातील जीव जंतूंचा संहार करील व मग तुझी प्रतिज्ञा पुरी झाली असेही होईल असा सल्ला त्यांनी अरवाला दिला अरोवाने आपला राग समुद्रात फेकून दिला तेव्हा त्यातून ते हय उत्पन्न झाला हय तोंडातून अग्नि बाहेर फेकतो व समुद्राचे पाणी पितो वेदांशी परिचय असणाऱ्यांना हे माहीत आहे कृत विऱ्याचा मुलगा हय लोकांचा राजा अर्जुन व परशुराम यांच्यामध्ये जो झगडा झाला होता व त्यानंतर त्यांच्यात जो समेट झाला त्या संबंधाची ही तिसरी कथा होय ती महाभारताच्या वनपर्वात निवेदन केली आहे ती एनेप्रमाणे आम्हाला से सांगण्यात आले आहे की कृतवीर्याचा मुलगा व हैय्य लोकांचा राजा अर्जुन याला एक हजार हात होते त्याने दत्तात्रयापासून सोन्याचे विमान मिळविले होते त्या विमानाची गती कोणालाही रोखता येत नव्हती म्हणून त्याने देव शज्ञ व ऋषी यांना पदतळी तुडविले आणि सर्व प्राण्यांना त्रास देऊन त्रस्त केले देव व ऋषी यांनी विष्णूची मदत मागितली अर्जुनाने इंद्राचा एकदा अपमान केला होता अर्जुनाचा नाश कोणत्या मार्गाने करावा याबद्दल विचार विष्णू व इंद्र या दोघांनी मिळून केला त्यावेळी कान्य कुब्ज या देशात गधी नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सत्यवती या नावाची मुलगी होती या राजकन्येच्या ऋषी रिचिक याच्याबरोबर झालेला विवाह आणि त्याच्यापासून जनदगणीचा झालेला जन्म याबद्दलचा वृत्तांत वर जशा रीतीने सांगितलं आहे जवळजवळ तशाच रीतीने सांगण्यात आला आहे जमदग्नी व सत्यवती यांना पाच मुलगे झाले त्यातील सर्वात लहान मुलगा प्रसिद्ध परशुराम हा होता त्याने बापाचू आज्ञेने आईला ठार मारले कारण ती दुष्ट भावनेला बळी पडून पावित्र्य भ्रष्ट झाली होती त्याच्या वडील चार भावांनी आईला मारण्याची आपल्या बापाची आज्ञा पाळली नव्हती त्यामुळे बापाने त्या चार बापा भावांना शाप दिला होता की तुम्ही मती भेदवा तथापि परशुरामाच्या इच्छेने त्याच्या बापाने त्याच्या आई केली व त्याच्या भावांना बुद्धिमान केले आणि त्याला स्वतःला मातृहत्येच्या पापापासून मुक्त केले शिवाय तो अजिंक्य राहील आणि शिराई होईल असा वर त्याला बापापासून मिळाला होता त्याचा इतिहास राजा अर्जुन किंवा कार्त विरिय यांच्या कथेशी आता जुळवून पुढे सांगावायचा आहे राजा अर्जुन जमदगणीच्या आश्रमाला आला असता त्याचे आदरातिथ्य जमदगणीच्या बायकोने फार आदराने केले परंतु राजाने त्या आदरातिथ्याचे ऋण ऋषीच्या यज्ञात बलिदान द्यावायसाठी गायीचे वासरू बळजबरीने नेऊन व आश्रमातील उंच जाड खाली पाडून फेकले या अत्याचाराचा वृत्तांत जेव्हा परशुरामाला कळविला तेव्हा त्याच्या आग आगमस्तकाला जाऊन भिडली व त्याने अर्जुनावर हल्ला करून त्याचे हजार आत तोडले व त्याला ठार मारले याचा सूड म्हणून अर्जुनावर मुलाने परशुराम नाही असे पाहून शांतीप्रिय ऋषी जमदग्नी याला ठार केले आपल्या पित्याला मारलेले पाहून परशुरामाचा क्रोधाग्नी भडकला व त्याने अशी प्रतिज्ञा केली की मी या पृथ्वीच्या तळावरील सर्व क्षत्रिय ठार करीन प्रतिज्ञा केल्यावर त्याने आपले हत्यार हातात घेतली आणि मग त्याने अर्जुनाचे सर्व मुलगे व नातू आणि हजारो हाय्ये लोक यांची कत्तल केली परशुरामाने इतके लोक ठार मारले की त्याच्या रक्ताने व मांसाने सर्व पृथ्वी चिखलात गोळा होऊन बसली पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा याप्रमाणे निपात केल्यानंतर त्याच्या अंतकरणात दयेची भावना जागृत झाली व तो वनात तपश्चर्यरा निघून गेला हजारो वर्ष लोटल्यानंतर तपतडोक्याचा परशुराम एका जाहीर सभेला हजर राहिला रयब याचा मुलगा आणि विश्वमित्राचा नातू परवसू हा या सभेत परशुरामाला टोचून बोलला की प्रतरदन आणि इतर लोक ययातयेच्या या शहरात यात्रेसाठी जमा झाले आहेत हे सत्यपुरुष क्षत्रिय नाहीत काय तू सभेत भलत्या सलत्या बळा मारित आहेस या शूर क्षत्रियांच्या भीतीमुळे तू डोंगरात पळून गेलास व या पृथ्वीवर क्षत्रिय कुळांचा चोहोकडे सुश्राट झाला हे शब्द ऐकून परशुरामाने आपली शस्त्रे हातात घेतली जे शेकडो क्षत्रियेपूर्वी परशुरामाच्या तडाक्यातून सुटले होते व ते राजे झाले होते तथापि परशुरामाने या क्षत्रियांना त्यांच्या मुलांना आणि गरोदर स्त्रियांना ठार मारले काही गरोदर स्त्रियांनी आपली गर्भातील मुले उघडकीस येऊ दिली नाही एकवीस वेळा पृथ्वीला नि क्षत्रिय केल्यानंतर त्याने अश्वमेध यज्ञ केला व तो समतांना यज्ञाची दक्षिणा म्हणून परशुरामाने कश्यपाला पृथ्वीदान दिली महाभारतकर्त्याने झगड्याचा वृत्तांत वरीलप्रमाणे सांगितल्यानंतर त्या झगड्याचा समेट कसा झाला याबद्दलची कथा पुढील प्रमाणे सांगितली आहे पृथ्वीला एकवीस वेळा निक्षत्रिय केल्यानंतर जमदगणीचा मुलगा सर्व डोंगरांमध्ये अत्यंत उत्कृष्ट असलेल्या महेंद्र डोंगराजवळ तपश्शऱ्या करू लागला पृथ्वी निक्षत्रीय झाल्यानंतर मृत क्षत्रियांच्या विधवा बायका ब्राह्मणाकडे संतती द्या अशी त्याची प्रार्थना करू लागल्या जे धार्मिक ब्राह्मण होते व ज्यांच्या मनात विषय वासना लवमात्र नव्हती अशा ब्राह्मणांनी या विधवा स्त्रियांबरोबर योग्य काळी समागम केला त्यामुळे त्या स्त्रिया गरोदर झाल्या व त्यांना तेजस्वी पुत्र व कन्या झाल्या यामुळे क्षत्रिय जमातीचा वंश पुढे चालू झाला याप्रमाणे ब्राह्मणांनी क्षत्रिय स्त्रियांमधून क्षत्रिय जातीचा मोठ्या उत्साहाने उत्पत्ती झाली ती जात पुढे संख्येने वाढत गेली व चिरंजीव झाली त्यामुळे ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ अशा चार जाती उत्पन्न झाल्या ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामध्ये जे झगडे झाले व त्यानंतर त्यांच्यामध्ये जो समेट झाला त्या वर जी उदाहरणे दिली आहेत ती उदाहरणे ज्या क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले होते त्या राजांच्या संबंधीची नाहीत ज्या राजांनी ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले होते त्या राजांनी ब्राह्मणांच्या बरोबर समेट केला हे दाखवणारी उदाहरणे आता घेऊ यापैकी पहिले उदाहरण कलमशपाद याची आहे पुढे दिलेल्या कथेमध्ये जे राजे दिसतात ते राजे प्रकरण नऊ मध्ये ज्यांचा नामनिर्देश केला आहे तेच होत याबद्दल माझी खात्री नाही ते राजे इक्ष्वाकू कुळाचे आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख करीत आह कलमशपाद हा सुदामाचा मुलगा होता असे समजल जाते। हा कोणता सुदास याबद्दल मला नक्की सांगता येत नाही त्याच्याबद्दल जी सविस्तर माहिती दिली आहा तीवरून असतो पैजवन सुदास असावा ही कथा महाभारताच्या आधीपर्वास दिली आह कलमशपाद आणि वसिष्ठ यांच्यात जे वैर होत त्याबद्दलच्या कथेचा भाग नव्या प्रकरणात दिला आह त्यांच्यात समट कसा झाला तो कथेचा भाग खाली दिला आहा पुष्कळ डोंगर व प्रदेश पायाखाली घातल्यानंतर वसिष्ठ घरी आला व त्याच्या पाठोपाठ त्यांची विधवा असून ही आली ती मृत क्षत्रीची पत्नी होती क्षत्री हा शब्द शक्ती या शब्दापासून सुकून पडला असावा ती गरोदर होती तिच्या उदरातून वेदाचा घोष होत आहे असा आवाज वसिष्ठाने ऐकला तिच्या गर्भाशयातील मूल जन्मले त्याचे नाव पराशर असे ठरले अद्री शांतीच्या तोंडून जेव्हा ऐकले आपला वंश पुढे चालू होण्याची अजून आशा आहे तेव्हा त्याने ठरविलेल्या आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला तथापि वसिष्ठ आणि त्याचे सून हे वनात फिरत होते तेव्हा त्यांना राजा कलमषपाद पाधा भेटला व तो त्यांना गिळंकूट करण्याचा प्रयत्न करू लागला कारण शापवाणीने तो मनुष्यभक्षक झाला होता तो त्यांना खावायासपुढे सरसावला तेव्हा वसिष्ठाने जोराने फुंगर मारून त्याला जागच्या जागी स्थिर केले त्याच्या अंगावर पाणी शिंपडून व काही पवित्र मंत्र म्हणून वसिष्ठाने राजाला बारा वर्ष भोगलेल्या शापातून मुक्त केले नंतर राजा वसिष्ठाला म्हणाला हे सर्वश्रेष्ठ मुणे ज्याचा तू पुरोहित आहेस तो मी सौदास आहे मी तुझे उपकार फिरण्यासाठी काय करावे वशिष्ठ उत्तरला हे जे काही घडले आहे ते दैवाच्या जोरामुळे तू जा आणि तुझ्या राज्यावर राज्य कर परंतु हे राजा तू ब्राह्मणांचा कधीही द्वेष करू नका राजा उत्तरला मी सर्वोत्कृष्ट ब्राह्मणांचा कधीही तिरस्कार करणार नाही मी तुमच्या सर्व आशा पाळेन आणि इक्ष्वाकू कुळाचे जे ऋण माझ्यावर आहेत ते फेडण्याचे साधन मी तुम्हापासून घेतले पाहिजे मला संतती व्हावी अशी माझी इच्छा आहे तर ती तुम्ही मला दिली पाहिजे त्यांची विनंती पार पाडण्याची वसिष्ठाने त्याला वचन दिले नंतर ते अयोध्येला परतले व वा गादीला वारस तुम्ही उत्पन्न करावा अशी राजाने वसिष्ठाला विनंती केल्यावरून वसिष्ठाकडून राणी गरोदर झाली बारा वर्षाच्या शेवटी तिने मुलाला जन्म दिला राणीचे नाव दमयंती होते ती मित्रसह उर्फ कलमशपाद याची पत्नी म्हणून तिचा अनुशासन पर्वामध्ये उल्लेख केला आहे दुसरे उदाहरण महाभारताच्या अनुशासन पर्वातील आहे ते खालीलप्रमाणे त्यावेळी फार बोलणारा आणि इक्ष्वाकू कुळात जन्मलेला राजा सवदास याने चिरंजीव साधू ऋषीमधील सर्वोत्कृष्ट ऋषी सर्व संचार करण्यास सामर्थ्य आणि पवित्र विद्येचे भांडार असा त्याचा कुलप्रोहित वसिष्ठ याला साष्टांग नमस्कार करून विचारले की हे पूज्य व पापरईत माणसा सर्वापेक्षा शुद्ध अशी तिन्ही लोकांमध्ये कोणती गोष्ट आहे की एखाद्याने तिचे एकसारखे समारंभपूर्व पालन केले तर त्याला सर्वोत्कृष्ट दर्जाचे पुण्य प्राप्त होईल गायीचे दान केल्याने केवढे मोठे पुण्य प्राप्त होते गायीमध्ये कोणकोणते आश्चर्यकारक सद्गुण आहेत त्या सद्गुणामुळे गाय सर्व प्राणी मात्रांना सध्याच्या काळी व भविष्यकाळात जीवनोपयोगी कशी झाली गाय विश्वव्यापक ती भूतकाळाची व भविष्यकाळाची माता आहे याबद्दल वसिष्ठाने आपल्या उत्तरात ला संपूर्ण माहिती सांगितली स्वयंप्रेरेने नम्रता धारण करणाऱ्या त्या राजाने ऋषीचे हे शब्द फार महत्वाचे व फार मुलाचे आहेत असे मनात समजून गायीच्या ब्राह्मणांना अपार संपत्ती देऊन टाकली व त्यामुळे त्याला सर्व लोक प्राप्त झाले म्हणून या चार ठिकाणी सौदासाच्या मुलाला संताची पदवी देऊन त्याचा गौरव केलेला आपल्याला पहावयास मिळतो समेटाचे तिसरे उदाहरण जे आहे त्यात सुदामाच्या वंशजांचा उल्लेख केलेला आढळतो त महाभारताच्या शांतीपर्वात पहावयास मिळत पृथ्वी तलावर वसती करणाऱ्यास जागा प्राप्त करून घेतल्यानंतर ती मध कश्यपाने ब्राह्मणांची वसाहत उघडली व स्वतः अरण्यात निघून गेला। नंतर शुद्र व वैश्य ब्राह्मणाच्या बायकांशी गैरवर्तन करू लागल आणि बलवान लोक दिनदुबळ्या लोकांवर अत्याचार करू लागल आपली धनदौलत सुरक्षितपणे आपल्या ताब्यात राहील अशी कोणाला खात्री राहिली नाही अशा परिस्थितीमुळ चौहोकडे अंदाधुंदी सुरु झाली पृथ्वीदृष्टीच्या कचा त्यास सापडली तरी तिचे क्षातधर्माणे दुष्ट्यापासून संरक्षण करण्यास कोणी क्षत्रिय राहिला नाही अशा समयी न्यायाचे पालक स्वर्गातून पातळावर उतरले भीतीने संत्रस्त झालेली पृथ्वी इकडे तिकडे संरक्षणासाठी धावत तेव्हा तिला पाहून कश्यपाने तिला मांडीवर उरू घेऊन वर उचलली यामुळे पृथ्वीला उर्वी हे नाव मिळाले नंतर पृथ्वीदेवीने कश्यपाची करुणा भाकली आणि माझे संरक्षण करा अशी तिने त्याला विनंती केली ती राजाला मनाली, मी पुष्कळ स्त्रियांमध्ये क्षत्रियांना जिवंत ठेवले ते क्षत्रिय नंतर हैय कुळात जन्मले ते क्षत्रिय माझे संरक्षक होत पौरवाचा वारस व वा बिंदुरताचा मुलगा याला वृक्षावंत पर्वतावर अस्वलांनी वाढविले तो आहे तो माझे संरक्षण करो त्याचप्रमाणे कोमल व तेजस्वी पुरोहित पराशर हा ब्राह्मण असून सुद्धा त्याने शूद्राप्रमाणे सौदासाच्या वारसाची कामे हाताणे करून सेवा चाकरी केली व त्या वारसाला वाढविले त्यामुळे त्या, त्या वारसाला सर्व कर्म हे नाव प्राप्त झाले तो वारस आहे तो सुद्धा माझे संरक्षण करो ज्या राजांना संकट काळातून वाचवण्यात आले होते अशा राजांची नावे सांगून पृथ्वीपुढे म्हणाली या सर्व क्षत्रीय वंशाच्या लोकांना द्योतर सोनार लोकांमध्ये राहावयास लावून त्यांना निरनिराळ्या ठिकाणी जगविले आहे ते माझे संरक्षण करतील तर काही न डमकता मी अशीच पुढे वाचेन माझ्यामुळे त्यांच्या बापाची व आजांची कोणतेही कृत्य करण्यास उत्साही झालेल्या रामाने परशुरामाने कत्तल केली होती त्या कृत्याचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे कारण माझे संरक्षण कश्यपा सारख्या एखाद्या असामान्य माणसाकडून वेळोवेळी केले जावे अशी माझी इच्छा नाही मला एखाद्या सामान्य शास्त्रात मिळाला तरी माझे समाधान होईल ते लवकर होऊ द्या पृथ्वीने ज्या क्षत्रियांचा नामनिर्देश केला होता त्यांना कश्यपाने बोलावणे पाठविले आणि गादीवर त्यांची स्थापना केली ब्राह्मण व शुद्र यामध्ये झालेले समट दर्शवणारे पुरावे हे अशा स्वरूपाचे आहे असे पुरावे मान्य करण्यापेक्षा त्यांना दोन हाताच्या अंतरावर ठेवणे योग्य असे माझे मत आहे याचे पहिले कारण असे की या सर्व कथांचा शेवट क्षत्रियांशी शांततामय समेट प्रस्थापित करण्यात आला आहे पण तो समेट क्षत्रियांना सन्माननीय नव्हता क्षत्रिय ब्राह्मणांना हीनपणे शरण गेले असे प्रत्येक कथे दाखविले आहे भारत ही वसिष्ठाचे होते त्यांच्या देशात एकाएकी दुष्काळ पडतो ते देश त्याग करतात व राज्य गमावतात त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे शत्रु वशिष्ठ याला ते विनंती करतात व प्रार्थना करतात की तुम्ही आमचे पुरोहित व्हा व आम्हाला या संकटापासून मुक्त करा लढणे हे आमच्या बिदाला शोभत नाही असा एका ब्राह्मणाने धरला ही, ही गोष्ट भृगू व क्षत्रिय यांच्या कथेमध्ये स्पष्टपणे दाखविण्यात आली आहे म्हणजे युद्ध टाळण्याचे श्रेय ब्राह्मणांना दिले आह हैय है क्षत्रिय आणि कल्पशपादासारखे सौदास लोक यांच्या कथेत असे दाखविले आहे की विजयी ब्राह्मणांना जित क्षत्रिय शरण गेले व क्षत्रियांनी आपल्या बायका ब्राह्मणांना देऊन आपली शरणागती ब्राह्मणांकडून विकत घेतली ब्राह्मणांचा उदो उदो करावा आणि क्षत्रियांची माननी करावी या हेतूने या कथा मुद्दाम रचल्या आहेत या असल्या घाणेरड्या गलिच्छ हिडीस व दंबोक्तीपूर्ण कथा खऱ्या ऐतिहासिक घटना आहेत असे, असे कोण समजेल जो कोणी ब्राह्मणांचा भक्त असेल तोच फक्त या कथांना महत्त्व देईल ब्राह्मण व शुद्र यांच्यामध्ये समेट झाला हे दर्शविणारे जे पुरावे मिळतात त्यांचे स्वरूप हे असे आहे ब्राह्मण व शुद्र यांच्यामध्ये समेट झाला होता हे दर्शविणारे एखादे उदाहरण घेऊन पाहूया हे उदाहरण सुदासांच्या पुत्रपौत्रादी वंशजाचे घ्या त्यावरून असे दिसते की असल्या प्रकारचा समेट झाला नव्हता याबद्दल भरपूर पुरावा या उदाहरणावरून मिळतो याचे एक कारण असे की वसिष्ठाचा मुलगा शक्ती किंवा स्त्री याचा मुलगा पराशर यांनी जेव्हा ऐकले की आपल्या बापाला सुदासाने जिवंत जाळले तेव्हा सर्व मात्रांची सर्रास हत्या करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली असे समजणेही चमत्कारिक का आहे सर्रास कत्तल हा शब्द प्रयोग अलंकारिकरितीने वापरला आहे हे उघड आहे यात सांगण्याचा हेतू हा आहे की सुदासांच्या वंशजावर म्हणजे क्षुद्रांवर सर्रासपणे सूड उगविण्याची शपथ वशिष्ठाने पराशरने घेतली होती भृगू व क्षत्रिय यामध्ये झगडे कसे झाले व अहिंसेचा अवलंब करून ब्राह्मण या झगड्यात कसय यश झाल याबद्दलचा वृत्तांत पराशरला सांगून सुडाचे कृत्य तू करू नकोस असे सांगून त्याला विश्वामित्राने सुडापासून परावृत्त कल असे महाभारतात म्हटल आहा याबद्दल शंका नाही परंतु ही कथा खरी असणे शक्य नाही कारण इतर कथांमध्य कथा सुद्धा ब्राह्मणाचे वर्चस्व दाखविण्याच्या हेतून मुद्दाम रचली आह असले पुरावे ग्राह्य मानता येत नाहीत याचे दुसरे कारण असे की ब्राह्मण व शूद्र यामध्ये समट झाला नव्हता हे दाखविणारा एक पुरावा आह शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणांनी जो कायदा केला होता त्यावरून हा पुरावा काढता येतो शुद्रांच्या विरुद्ध कोणते कायदे अस्तित्वात होते त्याबद्दल माग सांगितल आहा त्या कायद्यांमधोवेळी भर कशी पडत गेली व त्या कायद्याच असामान्य स्वरूप कसे आहपूर्वी दाखविण्यात आल आह सांगावयाचे बाकी जे राहिल तिवढच की पूर्वी सांगितलेली पार्श्वभूमी लक्षात घेता ब्राह्मण व शूद्र यामध्ये समट झाला होता ही सूचना मान्य करण त्रिकाळ अशक्य आह ब्राह्मणांनी शूद्रांना क्षमा केली नाही एवढ़ नव्हे तर शूद्रांची संतती वाढू नये म्हणून ब्राह्मणांनी शूद्र पुरुषांना ठार कल आणि गुरोदर स्त्रियांना सुद्धा त्यांनी तितक्याच निर्दयपण ठार मारल बऱ्याच लोकांना याबद्दल काही कल्पना नाही म्हणून चांडाळ व निषाद या लोकांसंबंधी काही गोष्टी सांगण इष्ट आह चांडाळ व निषाद होक मिश्रविवाहापासून जन्मलि प्रजा होत निषाद हा अनुलोभ विवाहापासून जन्मलेला असतो आणि चांत हा प्रतिलोभ विवाहापासून अनुलोम करण्याचा अधिकार आहे असे मानले जाते अनुलोम सहा प्रकारचे आहे ते खालील कोष्टकात दिले आहेत बाप ब्राह्मण आई क्षत्रिय संतानाचे नाव मूर्धावसिक बाप ब्राह्मण आई वैश्य संतानाचे नाव अंबष्ट बाप ब्राह्मण आई शूद्र संतानाचे नाव निषाद बाप क्षत्रिय आई वैश्य संतानाचे नाव महिष्य बाप क्षत्रिय आई शूद्र संतानाचे नाव उर्ग बाप वैश्य आई शूद्र संतानाचे नाव करण परंतु आश्चर्याची गोष्ट ही की या नियमाला एक अपवाद निर्माण केला आहे निषात हा ब्राह्मण व शुद्रस्त्री यांच्यापासून उत्पन्न झालिला माणूस म्हणजे अनुलोम संतान असला तरी त्याला उपनयनाचा अधिकार नाही असे मानले जात हा अपवाद का केला हे समजावून घण मनोरंजक आह याचे एकच स्पष्टीकरण असे दिसते की हे अरेरावीचे कृत्य आपल्या शत्रूच्या संततीविरुद्ध सूड घेण्याच्या बुद्धीने करण्यात आले आहे आता प्रतिलोमाचा विचार करूया प्रतिलोमामुळे उत्पन्न झालेल्या सर्व संततीला निचातील निच लो असे म्हणू याबद्दल वाद नाही गौतम धर्मसूत्र चार काणे यांच्या पुस्तकातील उल्लेख पान दोनशे बाप शूद्र आई ब्राह्मण संतानाचे नाव चांडा बाप शूद्र आई क्षत्रिय संतानाचे नाव क्षत्तर बाप शूद्र आई वैश्य संतानाचे नाव अयोगव बाप वैश्य आई ब्राह्मण संतानाचे नाव सुत बाप वैश्य आई क्षत्रिय संतानाचे नाव वैदे बाप क्षत्रिय आई ब्राह्मण संतानाचे नाव महागत त्याचप्रमाणे प्रतिलोमाचा डाग या सर्वांमध्ये वाटला गेला नाही हक्क व अधिकार यांच्या बाबतीत अयोगव आणि क्षत्तर यांना फार सवलती दिल्या आहेत आणि चांडळाला अर्वाच्च्य शब्दांनी धिकारल आहे। हा जो पंक्ती प्रपंच करण्यात आला आहे याचे उदाहरण म्हणून मनुस्मृतीतील पुढील उतारे कोणालाही दाखविता येतील अयोगव याच्याबद्दल मनुस्मृती फक्त एवढेच म्हणत की सुतारकाम हा अयोगवाचा धंदा असला पाहिजे दहा शेचाळीस क्षत्तर याच्याबद्दल मनुस्मृती म्हणत की बिळा जी जनावरे राहतात त्यांना पकडणे व ठार मारणे हा क्षत्तर यांचा धंदा असला पाहिजे दहा एकोणपन्नास या लोकांना फक्त नीजधंदे देण्यात आले आहेत मनुस्मृतीतील वरील उतारे व चांडासंबंधी त्या स्मृतीत जे म्हटले आहे ते याची तुलना करून पहा ती स्मृती चांदळासंबंधी म्हणजे चांडाळ आणि डुक्कर कोंबडा आणि कुत्रा विटाळाशी स्त्री व नमपुंसक माणूस यांनी ब्राह्मण जेवत असताना त्याला पाहू नये दोन, दोन बहिष्कृत जातीतील लोक चांडाळ पुक्कस मूर्ख गर्विष्ट हीन हिनपणे जन्मलेले आणि अंत्यवासी लोक यांच्यापैकी एकाबरोबरही कोणी राहू नये चार एकोणपन्नास चांडा विटाशी स्त्री बहिष्कृत केलेला माणूस बाळंतीन श्री, प्रेत व प्रेताला ज्याने स्पर्श केला आहे असा माणूस यापैकी कोणत्याही माणसाला जर एखाद्याने स्पर्श केला असेल तर स्नान केल्यावर त्याचा विटाळा जातो पाच जे जनावर कुत्र्याने ठार मारलेले असते त्याचप्रमाणे जे जनावर इतर दुसऱ्या हिंस्र पशूकडून किंवा चांडाळाकडून आणि इतर दसरीकडून ठार मारलेले असते त्यांचे माऊन शुद्ध असते असे म्हणून सांगितले पाच एकशे एका वर्षोत्तराच्या आत शिक्षा भोगलेला गुनेगार, प्रात्यश्री किंवा चांडाळा स्त्री हिच्याबरोबर संभोग करणारा माणूस यांना दुहेरी शिक्षा करावी आठ जो माणूस आपल्या जातीतील स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीला तो जवळ असता असे करण्याची मूर्खपणे सवड देतो तो चांडाळापेक्षा काही जास्त चांगला समजू नये असे प्राचीन काळापासून समजले जाते नऊ सत्याऐंशी चांडाळ आणि स्वपच यांची वस्ती गावाच्या बाहेर असावी त्यांना सुग्रासनं खाऊ देऊ नये कुत्री व गाडवे हीच त्यांची मालमत्ता असली पाहिजे दहा एक्कावन दुसरे असे की विश्वामित्राला बरे काय वाईट काय असे उत्तम ज्ञान होते तरी तो हुकेला जेव्हा व्याकुळ झाला तेव्हा त्याने चांडाळाच्या हातून कुत्र्याची तंगडी मागून घेऊन खाल्ली दहा ब्राह्मणाने यज्ञाच्या कामासाठी शूद्रापासून कधीही मालमत्ता घेऊ नये कारण शूद्राने भीक मागून आणलेल्या मालमत्तेपासून यज्ञात अर्ध्य अर्पण केले तर त्या ब्राह्मणाला मेल्यानंतर चांडाचा जन्म प्राप्त होतो अकरा चोवीस जर ब्राह्मणाने वैशिक भावना तृप्त करण्यासाठी चांडा स्त्रीबरोबर किंवा हीन जन्मलेल्या स्त्रीबरोबर संभोग केला किंवा तिच्या आतचे खाल्ले किंवा तिच्याकडून नजराणे घेतले आणि ही कृत्ये जर जाणून केली असतील तर तो त्या स्त्रीच्या दर्जाला पोहोचतो अकरा एकशे जो ब्राह्मणांची हत्या करतो त्याला कुत्री डुकरे गाडवे उंट कावळे बोकड मेंढ्या जंगली जनावरे पक्षी चांडाळ व पुक्कस यांच्या योनीत जन्म मिळतो अकरा पंचावन्न चांडाळ आणि अयोग आणि क्षत्तर हे प्रतिलोमाचे संतान असले तरी अयोगच व क्षत्तर यांच्याकडे मनुस्मृतीचे ज्या पाहिले आहे त्यापेक्षा कितीतरी वाईट रितीने चांडाळाकडे पाहिले आहे हे स्पष्ट होत नाही काय प्रतिलोमांच्या सर्व संतांनामधून चांडाला निवडून काढून तो अत्यंत दुष्टतरेचा माणूस आहे असे मनुस्मृतीचे का भासवावे बरे याचे कारण हेच की ब्राह्मणांना तिरस्कृत झालेल्या शूद्रांचा तो वंशज आहे आपल्या शत्रूच्या मुलांवर सूडू हे कृत्य आहे हेच खरे ब्राह्मण व शुद्र यांच्यात समेट झाला नव्हता ही गोष्ट वरील विवेचनावरून सिद्ध होते याबद्दल ती मात्र संशय राहत नाही चार शूद्रांनी आपली ही अधोगती कशी होऊ दिली हा शेवटचा आक्षेप आपण आता पाहूया हा आक्षेप घेणाऱ्याच्या मनात प्रथम ही भावना जागृत झालेली असावी असे दिसते की हिंदी आर्य समाजात शूद्र लोकांची लोकसंख्या इतर वर्गापेक्षा जास्त असली पाहिजे एवढी मोठी लोकसंख्या असूनसुद्धा शूद्र आणि उपनयनाबद्दलचा नकार व इतर अन्याय्य बंधने आपणावर निमूटपणे लादू दिली हे जरा विचित्र दिसते असे या भावनेवरून वाटावायस लागते कारण सध्याच्या हिंदी समाजाची जी लोकसंख्या आहे ती जास्त भरणा शूद्रांचा आहे यावरून असे अनुमान जर काढले की पूर्वीच्या आरे हिंदी समाजाच्या लोकसंख्येत शूद्रांचा जास्त भरणा असला पाहिजे तर ते अनुमान पोषक असेच आहे परंतु असे अनुमान काढावयास मुळीच वाव नाही कारण की हिंदी आरे समाजातील शूद्र हे आजच्या हिंदू समाजातील शूद्राहून वांशिक दृष्टीने अगदी वेगळे आहे आजच्या हिंदू समाजातील शूद्र हे पूर्वीच्या हिंदी समाजातील शूद्रांच्या वंशात जन्मले नाही शूद्र हा शब्दाचा अर्थ वेगवयाकाळी काय होता याबद्दल पुरा उमज न पडल्यामुळे वरील प्रकारचा गोंधळ उत्पन्न झाला आह हिंदी आर्य समाजातील शूद्र व हिंदू समाजातील शूद्र यांच अर्थ परस्पराहून वेगळ्या आह हिंदी आर्याच्या काळी हा शब्द एक जमातीची विश्व नाम म्हणजे नाव होत त्या जमातीच लोक होत्यांचनाव शुद्र अस मानल जात होत आजच्या हिंदू समाजात शूद्र हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने तो विशेष नाम होत नाही कनिष्ठ दर्जाच्या व असंस्कृत स्थितीत राहणाऱ्या माणसाच्या वर्गाचे विशेषण म्हणून तो शब्द आज वापरला जातो निरनिराळ्या प्रकारच्या व परस्परांपासून भिन्न असलेल्या टोळ्या व जमाती यांचे जे अनेक वर्ग आहेत ते मिळून जो समाज आज बनला आहे त्या समाजाला उद्देशून शुद्र हा शब्द सध्या वापरण्यात येतो या टोळ्यातील व जमातीतील लोकांमध्ये साधर्म्य कोणत्याही बाबतीत नसते ते सर्व लोक संस्कृतीच्या अगदी खालच्या पाडीवर उभे आहेत एवढेच त्यांच्यामधे साधर्म्य आहे अशा लोकांना शूद्र या नावाने संबोधणे चूक आहे हिंदी आर्य समाजात जे शूद्र होते त्यांनी आपल्यावर ब्राह्मणांचा राग ओढवून घेतला होता या शूद्रांशी आजच्या हिंदू समाजातील शूद्रांचे काही सोयर सुतक नाही अलीकडील काळात शूद्र म्हणून समजले गेलि लोक निरपराधी व मागासले आह या शूद्रांशी वैदिक काळातील शूद्रांशी गल्लत करून त्यांच्याकडून काही अपराध झाला नसतानाही वैदिक शूद्रांवर लादले निर्बंध व देहदंड आजच्या शूद्रांवर लादण्यात आले आहेत। ही शोचनीय गोष्ट आहे हिंदी आर्य समाजाचे शूद्र आणि हिंदू समाजाचे शूद्र हे दोन निराळे व परस्परापासून भिन्न स्वरुपाचे लोक आहेत हे सत्य आहे याची जाणीव एकेकाळी धर्मशास्त्रकारांच्या मनाला होती हे उघड आहे सच्छूद्र आणि असुद्र या दोन वर्गामध्ये व अनिर्वासित शुद्र आणि निर्वासित शुद्र या दोन वर्गामध्ये धर्मशास्त्रकारांनी जो भेदभाव करून ठवला आहे त्यावरून या गोष्टीची सत्यता पटते सच्छुद्र सु म्हणजे सुसंस्कृत शूद्र आणि असुच्छुद्र म्हणजे असंस्कृत क्षुद्र निर्वासित क्षुद्र म्हणजे खेड्यातील जमातीतील राहणारा शुद्र अनिर्वासित क्षूद्र म्हणजे खेड्यातील जमाच्या बाहेर राहणारा शुद्र अशा प्रकारच्या भेदावरून काही लोक असे मानतात की धर्मशास्त्रकारांच्या दृष्टीने शूद्रांची परिस्थिती सुधारत खाल्ली होती कारण काही शूद्रांना समाजात राहावयास देऊन त्यांना सामाजिक व्यवहारात भाग येण्यास मुक्तदार केले गेले ही सवलत पूर्वीच्या काही शूद्रांना देण्यात आली नव्हती परंतु जे लोक वरीलप्रमाणे समज करून घेतात तो चुकीचा आहे कारण एक एक पान एकशे तेवीस काणे यांचे मत असे आहे की धर्मशास्त्रकारांनी शूद्रांमध्ये जे हे भेद केले त्यावरून हे दिसून येते की शूद्रांना त्याच्या पूर्वीच्या अवनत परिस्थितीतून क्रमाक्रमाणे वर्षा चढविण्यात येत होते हे मत चुकीचे आहे पण या भेदाचे खरे स्पष्टीकरण असे आहे की सच्छुद्र आणि निर्वासित हे शब्द हिंदू समाजाचा एक घटक म्हणून राहावयास ज्या शूद्राने सुरुवात केली त्या शूद्रासंबंधीचा आहे त्या शूद्राची हिंदू समाजातील लोकसंख्या फार आहे एवढ्यावरून हिंदी आर्य समाजातील शूद्रांची संख्या फार असली पाहिजे असे अनुमान काढणेबरोबर होऊ शकत नाही शूद्रांची सामाजिक संघटना कोणत्या प्रकारची होती ते टोळ्या टोळ्यांनी जमाती जमातीने किंवा अनेक जमातीच्या समूहाने अथवा अनेक कुटुंबाचा समूह करून राहत होते की काय अशी आपल्याला नक्की कल्पना नाही परंतु टोळ्या टोळ्यांनी इतकी जरी सुद्रांची पूर्वी संख्या असेल तरी ती संख्या काही वर गेली नसावी भारत लोकसंख्येन फार लहान होता असा ऋग्वात स्पष्ट उल्लेख केला आह सात छत्तीस तीन पांचालांचा राजा सोन सन्नसह याने अश्वम कला होता त्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांमधला तो असा जेव्हा सत्रसह अश्वम करतो तेव्हा शस्त्राने सज्जसहा हजार सहाशे लोक उभे सर्वच लोकांच्या टोळीत सहा हजारापेक्षा जास्त माणसे नव्हती हे जर खरे मांडले तर शुद्रांची संख्या फारशी असणे शक्य नाही पूर्वी शुद्रांची लोकसंख्या जास्त असली काय किंवा कमी असली काय शूद्रांवर जी बंधनांची संकट परंपरा कोसळली होती ती होऊन देण्यासाठी शूद्रांना काही करता आले असते काय शुद्रांनी काही ब्राह्मणांना संत्रस्त केल्यामुळे त्या ब्राह्मणांनी शूद्रांचे उपनयन करण्याचे नाकारले परंतु ज्या ब्राह्मणांनी त्यांनी दुखविले नव्हते अशा ब्राह्मणांकडून शुद्रांना उपनयन करून घण शक्य होते काय हे संभवनीय होते खरे पण इतर अनेक प्रकारच्या परिस्थितीवर अवलंबून होते, सर्व सर्व ब्राह्मणांनी मिळून शुद्रांच्या विरुद्ध एकजूट उभारून आघाडी उघडली होती की काय आणि ती आघाडी तोडणे शुद्रांना शक्य होत की काय याची अगोदर आपल्याला माहिती नाही ब्राह्मणांनी शुद्रांच उपनयन करण्याच नाकारल तिथ् या विषयाबद्दल चळवळ झाली असलक्ष त्या काळात ब्राह्मण लोकांची स्वतःची जात निर्माण झाली होती काय हपणाला माहीत नाही परंतु ऋग्वेदाच्या काळात सुद्धा ब्राह्मण लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला होता वर्ग वर्गजागृतीची भावना निर्माण झाली होती आणि आपल्या वर्गाच हितसंरक्षण व्हाव म्हणून तोळ्यात तिल घालून बसले होते हि स्पष्ट आह काने भाग दोन एक पाण एकोणतीस ब्राह्मणांचा शूद्रांविरुद्ध असलेला व्यूह अशा परिस्थितीत ढासळून टाकणे शूद्रांना कठीण गेल असत उपनयन करण हा फक्त कुलप्रोहितांचाच खास हक्क त्यावेळी होऊन बसला अस्वि राजा नेहमीची कथा हे दाखविते की यज्ञविधी करणे हा कुलपुरोहितांचाच खास हक्क होऊन बसला होता काणे भाग 21, एक पान एकशे वर जे विचार प्रदर्शित केले आहेत त्यांच्यामध्ये जर काही तथ्य असेल तर ब्राह्मणांनी क्षूद्रांच्या विरुद्ध जी संहारक एकजूट आघाडी उभारली होती ती आघाडी टाळण्यासाठी क्षुद्रांना काहीही करता आले नसते हे उघड आहे याबाबतीत अशी एक शक्यता होती की क्षत्रियांनी अशा आपल्यामध मजबूत एकी करून, क्षत्रियांची आघाडी ब्राह्मणांविरुद्ध त्यांना उघडता आली असती व त्यामुळे क्षत्रियांच्या विरुद्ध असलख्खा ब्राह्मणांच्या आघाडीचा काही पाड चालला नसता परंतु ही गोष्ट होण शक्य होत हक्त अंदाजान ठरवावत शूद्रांना उपनयनाचा अधिकार ब्राह्मणांनी नाकारला याचा परिणाम आपल्या भावी सामाजिक दर्जावर कसा घडून येईल याचा शूद्रांनी अगोदर विचार कला होता काय असा विचार त्यांनी कला नव्हता याची मला खात्री आहे दुसरे असे की क्षत्रिय हे संघटित झालेले लोक होते काय ते संघटित झालेले लोक होते याची मला शंका वाटते तिसरे असे की इतर क्षत्रिय राजांना शूद्रासंबंधी काहीतरी सहानुभूती वाटत होती काय दशरथ युद्ध याची ऋग्वेदात सांगितलेली कथा जर खरी मांडली तर तीवरून असे स्पष्ट दिसते की क्षुद्र आणि क्षुद्रेतर क्षत्रिय हे परस्परांचा तिरस्कार करीत असत या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणांनी शूद्रांना उपनयन हे सत्य है समझले तो तश्चर्य काही का ही